अध्याय दोनशे अठरावा पंचशिख व जनक यांचा संवाद विधिष्ठिर म्हणाला हे इतिहासज्ञ पितामह मिथिलाधिपती राजा जनक याने कोणते आचरण केले म्हणून तो मानुषभोगांचा त्याग करून व मोक्षाचे ज्ञान संपादून मोक्ष पावला भीक्ष्म म्हणाले तो धर्मवेत्ता राजा जनक कोणते आचरण केल्यामुळे मोक्ष पावला या संबंधाने ही प्राचीन कथा इतिहास म्हणून सांगत असतात पूर्वी मिथिलेमध्ये जनकुलोत्पन्न जनदेव या नावाचा एक राजा होता तो एकाग्रपणे परब्रह्मप्राप्त संबंधाने धर्माचा विचार करीत असे त्याच्या ग्रहामध्ये निरनिराळ्या आश्रमात असलेले व भिन्न भिन्न भिन उपासना मार्ग दाखवून देणारे शेकडो आचार्य राहत असो त्यांच्यामध्ये एका देहातून निघून दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होणे व मरणोत्तर अस्तित्व असणे या संबंधाने वाद चालून जे आगमनिरोधी सिद्धांत निष्पन्न होत त्यापासून त्याला फारसा संतोष होत नसे कारण तो आगमनिष्ठ होता पुढे कपिला नामक स्त्रीचा पुत्र पंचशिख नावाचा महर्षी सर्वभूमीवर फिरत असता एकदा मिथिलेस गेला त्याला संन्यासविषयक सर्व धर्म आणि तत्वज्ञानाविषयीचे सिद्धांत यांच्या कारणांचा निश्चय उत्कृष्ट प्रकारे माहित होता सुखदुःखादी द्वंद्वाचा त्याला संपर्कही नसून त्या सर्व नश्ट त्याचा सर्व संशय नष्ट झालेला होता वासनांनी व्याप्त न झालेला असा ऋषीमध्ये हा एकताच आहे असे त्याच्या संबंधाने म्हणत असत शाश्वत आणि आत्यंतिक अशा अतिशय दुर्लभ असणाऱ्या सुखाच्या मनुष्यांमध्ये उदय व्हावा अशी त्याची इच्छा होती सांख्यशास्त्रज्ञ लोक ज्या महर्षि प्रत्यक्ष ब्रह्मदेव अगवान कपिलशिखा स्वरूपने अवतीर्ण हो सर्वान आश्चर्यचकित करे वटे हा आसुरी पहला शिष्य होय हा चिरंजीवी होता अे संगत एक हजार वर्षे पर्यंत मानस यज्ञ के होता अंतकरणा उहापोह शक्ति उत्कृष्ट प्रकार होती पंचरात्र संज्ञक यज्ञामध्ये तो निष्णात होता त्याला अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाचही कोशांचे उत्कृष्ट प्रकारे ज्ञान होते व भृगुवल्लीत सांगितल्याप्रमाणे त्याने त्या पंचकोषाची उपासना केलेली होती शम उपरती तितीक्षा आणि समाधान हे पाच गुण त्याच्या ठिकाणी वास्तव्य होते आणि पंचकोशाहून अतिरिक्त व म्हणूनच त्यांच्या शिखेप्रमाणे असणारे जे परब्रह्म त्याचेही त्याला ज्ञान होते म्हणून त्याला पंचशिख असे म्हणत राजा असा तो पंचशिख एकदा एके ठिकाणी बसला असता कपिलमतानुयायी मुनींचे एक मोठे मंडल त्याचकडे आले तेव्हा त्या मंडलाच्या विनंतीवरून अन्नमयादी पाच कोष ज्याच्या आश्रयाने असतात व जे अवयवयुक्त नसल्यामुळे इंद्रियग्राह्य नाही अशा परमपुरुषार्थाचा अर्थात परब्रह्माचा त्याने त्याला उपदेश केला तो तपस्वी पंचशिख आसुरी नामक कपिल शिष्यापाशी आत्मयज्ञाचे ज्ञान संपादन करण्यासाठी राहिलेला होता व त्याने आत्मज्ञानासंबंधाने पुनः पुनः प्रश्न करून प्रकृती आणि पुरुष यांच्या भिन्नत्वाचे ज्ञान संपादन केले होते हा दिव्यदृष्टी होता याचा आचार्य जो त्याला मुले, असुरी त्याला देखील सर्वांतर्गत असल्यामुळे नाना प्रकारच्या आकाराने युक्त असलेले एक अपरिणामी आणि अविनाशी जे ब्रह्म त्याची प्राप्ती झालेली होती पंचशिख हा या असुरीचाच शिष्य होता मनुष्य स्त्रीच्या दुग्धाने ह्याचे पोषण झालेले होते एका ब्राह्मणाची कपिला नामक एक स्त्री होती तिच्या उदरी जन्म घेऊन त्याने तिचे स्तनपान केले म्हणूनच त्याला कापिलेय अशी संज्ञा प्राप्त झाली व निष्ठायुक्त अशी बुद्धीही लाभली याप्रमाणे <coughs> <coughs> या भगवान मार्कंडेय यांनी पंचशिखाच्या उत्पत्तीचा वृत्तांत सांगितला आणि त्याला कापिलेय अशी संज्ञा असण्याचे कारण सांगून तो अद्वितीय अशा प्रकारचा सर्वज्ञ होता असेही कथन केले असो जनक हा सर्व आचार्यांवर समदृष्टी ठेवणारा आहे असे जाणून हा धर्मवित्ता पंच शिख त्यास गेला, आणि त्याने उत्कृष्ट प्रकारचे ज्ञान सांगून त्या शेकडो आचार्यास मोहित करून सोडले तेव्हा पंचशिखाने प्रतिपादन केलेल्या त्या दर्शनाच्या योगाने जनक त्याचा भक्त बनला आणि आपल्या शेकडो आचार्यांना सोडून तो तत्वज्ञानासाठी त्यांच्याच भजनी लागला तेव्हा उपदेश ग्रहण करण्यासंबंधाने अत्यंत समर्थ व धर्माच्या अनुरोधाने नम्र झालेला जो जनक त्याला उपनिषदांमध्ये प्रतिपादन केलेले सर्वश्रेष्ठ असे मोक्षज्ञान त्याने कथन केले त्याने प्रथम जन्माच्या योगाने उत्पन्न होणारे नंतर कर्मांच्या योगाने उत्पन्न होणारे व शेवटी सर्व ही वस्तूंप होने दुख कथन के और त्या वैराग्य कसे उत्पन्न होते हे ही सांगितले ज्यादा देहाधिकां मनुष्य धर्माधिकांश संबंध कर्मे व फले यांची ही इच्छा करता देहाधिक पदार्थ विनाशी अनिश्चित व चंचल है विश्वसनीय नहीं असे प्रतिपादन हाच आत्मा है। ते, देह हा ते आधार देहा व्यतिरिक्त अत्म तत्व का कारण है, है। शरीरनाश हाच मोक्ष हो मृत्यु क्लेश जरा आणि रोग यांच्या योगाने अंशतः किंवा पूर्ण रूपाने आत्म्याचा नाश होतो असे असता केवळ अज्ञानाने आत्मा देहाहून भिन्न आहे असे म्हणणे बरे नाही आता लौकिकदृष्ट्या ज्याची उपपत्ती लागणार नाही असे स्वर्गादी पदार्थ लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांची वाट काय असे कोणी म्हणेल तर त्याला उत्तर असे आहे कि ज्याप्रमा एखाद राजाला आशीर्वाद देते वे तू अजर व अमर होशील असे पे अजर व अमर हे शब्द मुख्य अर्थाचे बोधक नौण अर्था, अर्था बोधक्रमा स्वर्ग हा ही शब्द है अर्थात आत्यंतिक सुख अर्थ आन लोकती इष्ट प्राप्ति वगैरेपुन हो सुखते स्वर्ग होए प्रत्यक्षाप्रमाणे अनुमानानेही आत्मा शरीराहून भिन्न असल्याचे सिद्ध होत नाही अनुमानाला अवश्य जो हेतू तोच आत्मा शरीराहून भिन्न आहे किंवा नाही या विषयींच्या अनुमानाला साधनीभूत नाही आणि अनुमानाला आवश्यक अशा व्याप्तीचे ग्रहण होऊ शकत नाही मग लोकातील कोणत्या गोष्टीवरून सिद्धांत काढून त्याच्या आधाराने आत्मा हा शरीराहून भिन्न आहे असे सिद्ध करता येणार आहे अनुमानाप्रमाणे आप्तवचनाची गती आहे कारण अनुमान आणि आप्तवचन या दोहोलाही मूलभूत असे प्रत्यक्षच आहे म्हणून अनुमान किंवा आप्तवचन प्रत्यक्षाच्या विरुद्ध असेल तर बाधित अर्थात अप्रमाण होय म्हणूनच आत्मा शरीराहून भिन्न आहे अशाविषयी काही प्रमाणच नाही सारांश ईश्वर धर्म आणि शरीर भिन्न अविनाशी असा आत्मा आहे अशाविषयी अनुमान करून इष्टसिद्धी होईल हा विचार सोडून दिला पाहिजे तात्पर्य ब्रह्म अथवा ईश्वरच नवे तर नास्तिकांच्या मते जीव म्हणूनही शरीराफून भिन्न असा काही पदार्थ नाही आता जर पृथ्वी जल तेज आणि वायू या चार भूतांचा संयोग हे एकच कारण सर्वसृष्टीच्या उत्पत्तीचे आहे तर तिच्यामध्ये नाना प्रकार कसे दिसून येतात असा प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे त्याचे उत्तर असे आहे की ज्याप्रमाणे एकाच वडाच्या बीजापासून वड उत्पन्न होतो त्यामध्ये त्याची पाने फळे ढाळ्या वगैरे पदार्थ निरनिराळ्या प्रकारचे असतात त्याचप्रमाणे एका प्रकारच्याच कारणापासून अनेक प्रकारची कार्य उत्पन्न होतात ही कार्य तरी नवीन उत्पन्न होतात असे नसून ती कारणामध्ये सूक्ष्म रूपाने पूर्वित असतात व पुढे केवळ व्यक्त होतात गाय गवत खाते आणि पाणी पिते या दोघांचा जो संयोग ते एकच कारण असतात त्याचमधून दूध तूप वगैरे निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ उत्पन्न होतात तसेच काही द्रव्यांचे कल्क करून ठेवले म्हणजे कालाच्या अनुरोधाने त्यांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणाने मादक शक्ती उत्पन्न होते त्याप्रमाणेच वीर्य हे एकच कारण असतात त्यापासून मन बुद्धी अहंकार चित्त आणि चैतन्यही उत्पन्न होतात चैतन्याचा स्वभाव देहाहून विलक्षण आहे म्हणजे चैतन्य प्रकाशक असून देह प्रकाश्य आहे हे खरे तरी ते देहापासून उत्पन्न होणे अशक्य नाही कारण काष्ठाचा प्रकाशक अग्नी हा घषणाच्या योगाने काष्ठापासूनच उत्पन्न होतो काही मतांच्या दृष्टीने आत्मा आणि मन या दोन जडवस्तूपासून स्मृती वगैरे ज्ञान जे जडाहून भिन्न असते ते उत्पन्न होते त्याचप्रमाणे नास्तिकांच्या मते जड अशा शरीरापासूनच अजड अशा चैतन्याची उत्पत्ती होते अशा रीतीने उत्पन्न झालेले चैतन्य ज्याप्रमाणे लोहचुंबक लोखंडामध्ये चलनवलन उत्पन्न करतो त्याप्रमाणेच इंद्रियांचे ठिकाणी व्यापार उत्पन्न करते ज्याप्रमाणे सूर्याचे किरण सर्वत्र पडले असले तरी ते सूर्यकांतावर पडले म्हणजेच त्यापासून अग्नि उत्पन्न होतो इतरांवर पडल्याने होत नाही त्याप्रमाणेच चार भूतांचा संयोग सर्वत्र असला तरी त्यापासून देहाधिकांची उत्पत्ती न होता काही विशिष्ट संयोगापासूनच ती होते शरीराधिकांचा भोगता शरीराधिकांहून भिन्न असला पाहिजे असेही नाही कारण ज्या अग्नीपासून उत्पन्न झालेल्या पाण्याचा शोषक अग्नीच असतो त्याप्रमाणेच चार महाभूतांपासून उत्पन्न झालेल्या देहादी वस्तूंचा उपभोगताही चार महाभूतांचा समुदायच होय म्हणूनच भोगता असा कोणीही जीवाधिक अन्य पदार्थ मानावयाचे कारण नाही याप्रमाणे जे नास्तिकांचे मत आहे ते बरोबर नाही आत्मा हा शरीराहून निराळा आहे कारण शरीर प्रेत होऊन पडले म्हणजे त्यात चैतन्य नसते अर्थातच चैतन्य हे शरीराहून निराळे आहे असे मानले पाहिजे हे चैतन्य हाच आत्मा होय शरीर हाच आत्मा चैतन्य असता तर मृत शरीरामध्ये ते असलेच पाहिजे होते यावरून चैतन्य हा देहाचा एक धर्म आहे असेही म्हणणे खोटे असल्याचे कळून येईल काही नास्तिक हे रोगाधिकांचा नाश होण्याकरता देवतांना नवस करतात या देवता जर महाभूतां व्यक्तिरिक्त नसतील तर गटाधिकारप्रमाणे त्यांचा नाश होईल या स्तव त्या निराळ्या आहेत असे मानले पाहिजे देहाव्यतिरिक्त दुसरे ही काही तत्व है अखी ही कारणे हैं एखाद भूत बाधा होते प्रहार के स्थूल शरीराला पीड़ा होते यूल शरीराव्यतिरिक्त अत्व सिद्ध होते हैं तसेच कर्माधिकांचा भोगता अतिरिक्त को जर मानले तर जन्मी केलेली कर्मे फल न देता येथेच नष्ट होतात आणि पुन जन्म होताच पूर्वी नसलेल्या अशा निराळ्याच कर्मांचा योग घडतो असे मानावे लागेल अर्थातच कृतनाश आणि अकृताभ्युपगम या दोषांचा स्वीकार करावा लागेल पण तसे करणे युक्तीला धरून नाही या सर्व प्रमाणांवरून आत्मा शरीराहून भिन्न आहे असे सिद्ध होते चैतन्याचा उत्पत्ती संबंधाने पूर्वी जे हेतू सांगितले आहेत त्यावरून जडवस्तूपासून जडवस्तूच उत्पन्न होतात असे सिद्ध होते जडापासून अजड अर्थात चैतन्य उत्पन्न होते असे सिद्ध होत नाही उदाहरणार्थ काष्ठापासून अग्नि उत्पन्न होतो पण तो ही जडत असतो चैतन्य नसतो कारण ज्या प्रकारचे असे कारण ज्या प्रकारचे असेल त्या प्रकारचे कार्य त्याच्यापासून उत्पन्न होते त्याहून विलक्षण असे होत नाही उदाहरणार्थ पृथ्वीपासून आकाशाची उत्पत्ती होत नाही मूर्त पदार्थ आणि अमूर्त परमात्मा चैतन्य यामध्ये कोणत्याही प्रकारे सादृश्य नाही म्हणूनच ते मूर्त पदार्थांचे कार्य आहे असे म्हणणे युक्तीला सोडून आहे सारांश चारवाकाचे मत त्याज्य होय काही बौद्ध लोक अविद्या संस्कार विज्ञान नाम रूप षडायतन म्हणजे देह स्पर्श वेदना तृष्णा उपादान भव जाती जरा मरण शोक परिदेवना दुःख व दुर्मनस्ता हीच मनुष्य शरीर प्राप्तीची अर्थात पूर्वजन्मांची कारणे होत असे म्हणतात यापैकी अविद्या हे क्षेत्र म्हणजे शेत असून पूर्वी केलेले कर्म हे त्यात पेरण्याचे बीज आहे वो त्याला देह रूपी अंकुर फुटण्यासाठी आवश्यक असलेले जल तृष्णा वासना ही आहे याच्या योगाने देह उत्पन्न होतो असा हा देहाच्या उत्पत्तीचा प्रकार आहे सुषुप्ती आणि प्रलय यांच्या काळी संसार संस्कार रूपाने असणारा हा देह नष्ट झाला अथवा ज्ञानाच्या योगाने दद्ध झाला तर देहोत्पादक अशा अविद्याधिकांपासून दुसरा देह उत्पन्न होतो ज्ञानाच्या योगाने देह दग्ध झाला म्हणजे बुद्धिरूपी पदार्थाचाही नाश होतो हाच मोक्ष होय सारांश मोक्षानंतर देह उत्पन्न होत नाही असे नाही पण याचे हे म्हणणे बरोबर नाही कारण जर देहारंभक विज्ञानादी पदार्थांच्या ठिकाणी स्वरूप धर्म पुण्यपाप आणि बंधमोक्षेद असेल तर क्षणोक्षणी त्यामध्ये भिन्नता आली पाहिजे व त्याचपासून उत्पन्न होणारा देहही क्षणोक्षणी बदलत असला पाहिजे कारण कारणाचे स्वरूप बदलले म्हणजे कार्याचेही स्वरूप अवश्य बदलते पण असे झाले तर एकेवेळी पाहिलेला मनुष्य दुसरे वेळी पाहिल्यास ओळखता येतो तो कसा ओळखता येणार कारण प्रथम ज्यालेपासून पहीपर्यंत अनेक शरीर भिन्न भिन्न पाजे तसेस जे शरीर प्रथम पहले दुसर वे पहता नसख पटना नहीं शिवाय एक शरीराने कर्म करावे दुसर ने फलभोगावे अथवा एकाने ज्ञान संपादन करावे दुसर ने मुक्त वावे अथि प्राप्त हो आणि तसे झाले म्हणजे भोग व मोक्ष यांची उपपत्तीच लागणार नाही एका शरीराने केलेले सर्व कर्म दुसऱ्याच शरीरामध्ये संक्रांत होते अर्थात दुसऱ्याच शरीरात त्याचे फल मिळते असे जर आहे तर मग दान विद्या तप आणि बल यांच्या योगाने आनंद तो कसला होणार व मग त्याचकडे प्रवृत्ती तरी कशी होणार कारण एकाने दान वगैरे करावे आणि त्याचे फल दुसऱ्याच मिळावे असे कोणाचेही वाटत नसते त्यामुळे आपण केलेल्या कर्माचे फळ आपणास न मिळता दुसऱ्याच मिळणार असे कळून आल्यास तिकडे कोणाची प्रवृत्तीच होणार नाही एकाच्या कर्माचे फळ दुसऱ्यासच मिळाले तर काय हरकत आहे असेही म्हणणे बरोबर नाही कारण तसे झाले तर इहोलोकीच देवदत्ताने केलेल्या वाईट कर्माचे दुःखरूपी फळ यज्ञदत्ता दुसऱ्याच पुरुषास मिळेल एकाने औषध घेतले तर दुसरा बरा होईल व एका स्पर्श सर्पदंश झाला तर दुसरात मरण पावेल सारंश सुखी असलेला पुरुषही दुसऱ्याच्या कर्मामुळे दुःखी होऊ लागेल व दुःखी असलेला तोही त्याच कारणाने सुखी होईल जो दृष्टीगोचर होत आहे तो दुसऱ्याच्याच रोगादी रोगाधिकांनी अदृश्य मृत होईल व शरीर पुनश्च उत्पन्न असल्यामुळे तो अदृश्य झाला असेल तोही दृश्य स्थितीत येऊ लागेल अर्थात मृत मनुष्यही पुनः उत्पन्न होऊ लागेल हे खास एका शरीराचा दुसऱ्या क्षणी नाश झाला तरी त्यापासून तशाच आकाराचे दुसरे शरीर निर्माण होते यामुळे पूर्वी पाहिलेला मनुष्य पुनः पाहिला ओळखता येतो असे म्हणावे तर एखादे शरीर मुसलाधिकांनी चेचून नाहीसे केले तर त्यापासूनच त्याच आकाराचे शरीर पुन्हा उत्पन्न होईल पण तसे झाल्याचे दिसत नाही एका शरीराच्या नाशानंतर प्राण्याला जे शरीर प्राप्त होते त्याचे ज्ञान पूर्वीच्या स्वरूपाने न होता निराळ्यात स्वरूपाने होते उदाहरणार्थ यज्ञदत्त मरण पावला तर त्याला जे शरीर पुनप्राप्त होईल त्यावरून हा यज्ञदत्त आहे असे ज्ञान होत नाही तर मित्रदत्त दत्त वगैरे दुसरेच काहीतरी आणखीही दुसऱ्या कारणामुळे या, या बौद्धमताची बौद्धमताची उपपत्ती लागत नाही शिवाय ज्याप्रमाणे ऋतू संवत्सर कृताधिक युगे शीत उष्ण प्रिय आणि अप्रिय या गोष्टी एकदा येतात व पुन्हा नष्ट होऊन पुन्हा येतात त्याप्रमाणेच मोक्षही एकदा प्राप्त होईल व सर्व क्षणिकम या तत्वाप्रमाणे त्यांचा नाश होईल आणि त्याच तत्वावरून नाशही क्षणिक असल्यामुळे पुनश्च मोक्षप्राप्ती होईल सारांश बुद्धांचे मत बरोबर नाही शरीराव्यतिरिक्त भोगता वगैरे कोणीतरी असलाच पाहिजे यावर कोणी म्हणतील की विज्ञानादी पदार्थ क्षणिक आहेत तरी ते ज्याचे धर्म आहेत असा एक स्थिर व पदार्थ आम्ही मानतो म्हणजे झाले पण तेवढ्याने भागत नाही कारण ज्याप्रमाणे घर फार दिवसाते झाले म्हणजे त्याचा जीर्ण झालीला एक एक भाग नाहीसा होतो व त्या योगाने ते नष्ट होते त्याप्रमाणे हा जो स्थिरधर्मी जो जरा आणि मृत्यू यांनी पछाडलेला असल्यामुळे त्याचा एक एक धर्म नाहीसा होऊन तद्वारे त्याचाही नाश होऊ लागेल कारण ज्याप्रमाणे भिंत वगैरे भागाहून अन्य असे घर नाही त्याप्रमाणेच ज्या धर्माव्यतिरिक्त असा धर्म नाही इंद्रिय मन वायू रक्त मांस अस्थि यांचा क्रमाक्रमाने नाश होतो व ती आपापल्या उपादान कारणामध्ये लीन होतात असे दिसून येते त्याप्रमाणेच या धर्मी पुरुषाचाही नाश झाला पाहिजे असे झाले म्हणजे पुनर्जन्माधिकांची उपपत्ती लागणार नाही आता जर बुद्ध्याधिकांचा संपर्क नसलेला असा शुद्ध पदार्थच देहाव्यतिरिक्त आहे असे म्हणावे तर तो भोगता नाही आणि करताही नाही असे मानलेच पाहिजे कारण बुद्ध्याधिकांचा संपर्क असल्याशिवाय कर्तृत्वादी धर्म नसतात तो जर कर्ता आणि भोक्ता नसेल तर मग दान दानधर्मादी फलांच्या प्राप्ती संबंधाने जे काही लोकांचे व्यवहार चालू आहेत त्यांचा उच्छेद होऊ लागेल कारण जर फला भोगताच कोणी नाही तर मग फलप्राप्तीसाठी दानधर्माधी कशा वयाव्याचे दानधर्मा सर्व व्यवहार चालू आहेत व त्यासाठी वैदिक विधी आहे सारांश हेही मत बरोबर नाही अशा मनामध्ये अनेक प्रकारचे तर्क उत्पन्न होतात व त्यामुळे साधारण मनुष्यास अमुकच एक खरे असे काहीच ठाम ठरवता येत नाही ते विचार करीत करीत निरनिराळ्या मतांकडे धावू लागतात असे करता करता एखाद्या ठिकाणी उत्पन्न झाला असेल तेथेच क्षीण होतो तशी ती त्या मतातच क्षीण होते असतो अशा रीतीने काही अंशी सार्थक व काही अंशी निरर्थक अशा मतांची अशा मतांनी सर्व प्राणी दुःखग्रस्त होऊन जातात यास्तव महात असा जसा यास्तव महात जसा हत्तीला योग्य मार्गावर आणण्यासाठी खेचित असतो त्याप्रमाणे वेद लोकांना खेचित असतात अर्थात वेद मार्गाने गेले म्हणजे दुःख निवृत्ती होते हे अनेक प्राणी अत्यंत सुखकर अशा गोष्टींची प्राप्ती व्हावी या इच्छेने धडपड करतात व त्यामुळे त्यांचे शरीर वाळून जाते व ते सुख बाजूलाच राहून उलट त्यांना अतिशय मोठ्या दुःखाची प्राप्ती होते आणि त्यामुळे अभिष्ट वस्तू जेथल्या तेथे सोडून ते मृत्युमुखी जाऊन पडतात प्राणी हा नश्वर आहे त्याचे जीवित काही स्थिर नाही त्याला आपत घेऊन करायचे काय कारण त्याला एका क्षणात या सर्व गोष्टी सोडून जावे लागते आणि एकदा गेल्यानंतर तो काही पुन्हा घरात येत नाही पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते प्राण्याचे शरीर आपल्या मध्ये केव्हा घेऊन मिळेल अशी मार्ग प्रतीक्षा करीत असतात हे लक्षात आले म्हणजे मग शरीराधिकांवर प्रेम कोठून जडणार बरे नश्वर असलेल्या शरीरालाही त्याच्या अस्तित्वकाली सुख घडेल असे म्हणावे तर तसेही होत नाही राजा अज्ञान भ्रम प्रतारणा इत्यादी दोषांनी शून्य निर्बाध आणि अंतःकरणास पटणारे असे जे पंचशेखाचे भाषण ऐकून राजास विस्मय वाटला व त्याने पुनरपी प्रश्न करण्यास सुरुवात केली ओम तत्स